नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसजसे साधन वाढत जाईल तस तसे आपल्यातले अवगुण प्रखर रुपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रित तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीत माणूस कधी त्या रागाची खंत बाळगीत नाही किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी मुळीला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्या जवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास ये ना त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरवू ते काही मुलगी पाहिल्याबरोबर जात नसत त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्या जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही वो आपल्याला पसंत मोठी बहीण चाणाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ वरी आहे सारांश जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचेच अवगुण आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षा करीत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मनाने इतर सर्वजण तेला परमेश्वर रूपच आणि हाच खरा पर आत्मपरीक्षा कर अवगुणा बीजा उच्चेटन हे एक मोठे साधन है साधनेस नामस्मरण सारखे दुसरे साधन नहीं